मध्याय सोलावा भुवनकोषाच वर्णन परीक्षित मिलाला जेतपर्यत सूरया प्रकाश आज जेतपर्यत तारांगणसह चंद्र दिस्तो तेतपर्यंत भूमंडला विस्तार अपन संगित मनिवर्य संग महाराज प्रियव्रतांव रथा चाक खड्ड सात समुद्र तैयार होते ज्यादा सर्वे परिणाम ज्यांच्यामुळे सात द्वीपांमध्ये हे भूमंडळ विभागले गेले आता मी या सर्वांचे परिणाम आणि इतर लक्षणांसह हो संपूर्ण विवरण जाणून घेऊ इच्छितो कारण जे मन भगवंतांच्या या गुणमय स्थूल स्वरूपात तल्लीन होते तेच त्यांच्या वासुदेव सैज्ञा असलेल्या स्वयंप्रकाश निर्गुण ब्रह्मरुप सूक्ष्मतम स्वरुपामध्ये सुद्धा तल्लीन होणे शक्य आहे म्हणून गुरुवर्य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 भूमंडल रूप कमला कोषा ठिकाणी ही जी सात द्वीप आहप् सगल जो कोश कोष तच जम्बूद्वीप्र विस्तार एक लक्ष योजन आ कमलपत्रप्रमाण गोलाकार नौ नौ हजार योजन विस्तार आन वर्ष आ सीमांच विभाग करना आठ पर्वतान वाटली गि यांच्या मधोमध इला वृत्त नावाचे दहावे वर्ष आहे ज्याच्या मध्यभागी कुल कुलपर्वतांचा राजा नेरू पर्वत आहे भूमंडळभूत कमळाचा जो तो जणूमधला गड्डा आहे हा सर्व बाजूनी संपूर्ण सुवर्णमय आहे आणि याची उंची एक लक्षी योजने आहे शिखरावर याचा विस्तार बत्तीस आणि तळाला सोळा योजने आहे तसेच हा 16,000 हजार योजनेच त्या भूमीच्या आत घुसला आह इलावृत्त वर्षाच्या उत्तरस् अनुक्रमे, नील श्वत आणि शृंगवन नावाचे तीन पर्वत जे जिरम्य हिरण्यमय आणि कुरु नावाच्या वर्षांच्या सीमा दाखवितात तिपूर्वेकडून पश्चिमकड खाऱ्या पाण्याच्या समुद्रापर्यंत पसरलिआ आह त्यापैकी प्रत्यक्काची रुंदी दोन हजार योजन तसेच लांबी पुढच्यापेक्षा अलीकडच्याची या क्रमाने एक दशांशापेक्षा थोडी अधिक कमी आह त्याचप्रमाणे इला वृत्ताच्या दक्षिणकड़ापाठोपाठ एक निषध हमकूट आणि हिमालय नावाच तीन पर्वत आह नील पर्वतांप्रमाणे हे। सुद्धा पूर्व पश्चिम पसरलिआ आह आणि यांची उंची दहादार यू, योजनेआहे या अनुक्रम हरिवर्ष किूष और भारतवर्षा सीमांच्भाग कि वृताच पूर्वक पश्चिम उत्तर नील पर्वत दक्षिणिलाषध पर्वतांपर्त पसरल गंधवादन माल्यवान नवाच पर्वत आंकी रूंदी दजार योजन आद्राश्व तथना दोन, दोन, दोन, दोन वर्षा सीमा निश्चित करता यांच्या खेरीच मंदर मेरूबंदर सुपार्श्व आणि कुमुद हे चार पर्वत दहा दहा हजार योजने उंची असलेले आणि तितकेच रुंद मेरू पर्वताच्या आधाराच्या खांबांसारखे तयार झालेले आहेत या चार पर्वतांच्या वर त्यांच्यावरील निशाणांप्रमाणे अनुक्रमे आंबा जांभूळ कदंब आणि वड अशी चार झाडे आहेत त्यापैकी प्रत्येक अकराशे योजने उंच असून त्यांच्या शाखांचा विस्तारही प्रत्येकी शंभर योजने आहे भरतश्रेष्ठा या पर्वतांवर अनुक्रमे दूध मध उसाचा रस आणि गोड पाण्याने भरलेले चार डोह आहेत हे सेवन करणाऱ्या यक्षकिन्नर आदी उपदेवांना स्वभावतच योगसिद्धी प्राप्त आहेत यांच्यावर अनुक्रमे नंदन चैत्ररथ बैभ्राजक आणि सर्वतोभद्र अशा नावाची चार दिव्य उपवणे सुद्धा आहेत यामध्ये मुख्य मुख्य देवगण अनेक अफसरांचे नायक बनून सह विहार करतात त्यावेळी गंभीरवादी उपदेवगण त्यांच्या महिन्याचे वर्णन करतात मंदिरा चलावर देवांचा जो अकराशे योजने उंचीचा आम्रवृक्ष आहे त्यापासून पर्वत शिखरांप्रमाणे मोठमोठी आणि अमृतासारखी स्वादिष्ट फळे पडतात ती जेव्हा फुटतात तेव्हा त्यातून अतिशय सुगंधित आणि मधुर लाल लाल रस वाहू लागतो तोच अरुणोदा नावाच्या नदीतून वाहत जातो ही नदी मंदराचलाच्या शिखरावरून उगम पावून आपल्या पाण्याने इल्या वृत्तवर्षाच्या पूर्वेकडील भाग भिजविते श्री पार्वतीच्या दासी असणाऱ्या यक्षपत्न्या या पाण्यात स्नान करतात त्यामुळे त्यांच्या अंगातून असा सुगंध येतो की त्याला स्पर्श करून वाहणारा वायू याच्या चारी बाजूंचा दहा दहा योजनेपर्यंतचा सर्व प्रदेश सुगंधित करतो याचप्रमाणे जांभू वृक्षापासून हत्तीच्या आकाराची बहुतेक दिन बियांची मोठमोठी फळे गुरुन पडतात उंच खूप उंचावरून पडल्याने ती फुटून जातात त्यांच्या रसापासून जम्बू नावाची नदी तयार होऊन नेरुनंदर पर्वताच्या दहा हजार योजने शिखरावरून खाली येऊन इला वृत्ताच्या दक्षिण भूभाग भिजवित नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवरील माती त्या रसान भिजून नंतर जेव्हा वारा आणि सूर्याच्या संयोगाने ती वाळून जात तेव्हा तिच दैव लोकाला विश्वभित करणारे जांबुलन नावाचोन बनत दव गंधर्व इत्यादी आपल्या तरुण स्त्रियांसह मुकुट कंकण करदोटा इत्यादी दागिन्यांच्या रुपान हि धारण करतात सुपार्श्वपर्वतावर जो विशाल कडंब वृक्ष आहे, त्याच्या पाच ढोलींमधून मधाच्या पाच झाडा वाहतात त्यांची रुंदी पाच वावान एवढी आहे त्या या सुपार्श्वाच्या शिखरावरून वाहत येऊन इला वृत्ताच्या पश्चिम भागाला आपल्या सुगंधाने सुवासित करतात जे लोक हे मधुपान करतात त्यांच्या मुखातून निघालेला वायू आपल्या चारी दिशांना शंभर शंभर योजनांपर्यंत याचा सुगंध पसरवितो तसेच कुमुद पर्वतावर जो शतवर्षी नावाचा वटवृक्ष आहे त्याच्या पारंब्यांपासून खालच्या बाजूला वाहणारे अनेक नद निघतात ते सर्वचा सर्व इच्छेनुसार भोग देणारे आहेत त्यापासून दूध दही मध तू गुळ अन्न वस्त्र शय्या आसन अलंकार इत्यादी सर्व पदार्थ मिळू शकतात हे सर्व कुमुदाच्या शिखरावरून वाहत येऊन इला वृत्ताच्या उत्तरेकडील भाग भिजवितात त्यांनी दिलेल्या पदार्थांचा उपभोग घेतल्याने तेथील प्रजेचा त्वचेला सुरकुट्या पडणे केस पिकणे थकवा येणे शरीरातून घाम येणे तसंच दुर्गंध येणे वृद्धापकाळ रोग मृत्यू सर्दी उष्णतेचा त्रास शरीर कांतीहीन होणे अवयव मोडणे इत्यादी कष्ट कधीही होत नाहीत आणि त्यांना जीवनभर पुरेपूर सुख प्राप्त होत कमल पुष्पाच्या गड्याच्या चारी बाजूंना जसे केसर असतात त्याचप्रमाणे नेरूच्या मुळाशी त्याच्या चारी बाजूंना कुरंग कुरर कुसुंभ वैकंक त्रिकूट शिशिर पतंग रुचब निषध शिनिवास कपिर शंख वैदुर्य जारुधी हंस वृषभ नाग कालंजर नारद इत्यादी वीस पर्वत आहेत याशिवाय नेरू पर्वताच्या पूर्वेकडे जठर आणि देवकूट नावाचे दोन पर्वत आह जे 18 अठरा हजार योजने लांब आणि दोन दोन हजार योजने रुंद आणि उंच आह याचप्रमाणे पश्चिमकडे पवन आणि पारियात्र दक्षिणकडे असलेले कैलास आणि करवीर पूर्वेकडे पसरलेले आहेत तसेच उत्तरेकडे त्रिशुंग आणि मकर नावाचे पर्वत आह या आठ पर्वतांनी चारही बाजूनी वेढलेला सुवर्णगिरी नेरू प्रमाणे झगमगत असतो असे सांगतात की मेरू पर्वताचा मधोमध चौरस आकाराची आणि एक कोटी योजने विस्तार असलेली भगवान ब्रम्हदेवांची सुवर्णमय नगरी आहे तिच्या खालच्या बाजूला पूर्वाली आठ दिशा आणि उपदिशांमध्ये त्यांचे अधिपती इंद्र इत्यादी आठ लोकपालांची आठ नगरे आहेत ते आपापल्या स्वामींप्रमाणेच त्या दिशांना आहेत तसेच विस्ताराने ब्रह्मदेवाच्या नगरीच्या एक चतुर्थंश आहेत